वाल्मिकी रामायण कांड, सर्ग बाविसावा प्राण मंदावलेला वाली हा मंद मंद श्वास टाकेत सगळीकडे पाहत असताना त्याला पहिल्या प्रथम समोर आपला धाकटा भू सुग्रीव दिसला विजय मिळवलेल्या वानरला सुग्रीवाला स्पष्ट उच्चाराने हाक मारून स्नेहपूर्वक वाली त्याला म्हणाला सुग्रीवा माझ्या अपराधामुळे माझ्याविषयीचे किलमिश मनात ठेवून तू जाऊ नकोस भवितव्यतेने माझ्या बुद्धीला मोह पडला आणि बळजरून मला ओढले बाबा रे आपले दोघांचे सुख एकत्रात ते सुख आहे असे माझ्या मनात आले नाही त्यामुळे हे विपरीत घडले मी आता असे समज या वनवासी वानरांचे राज्य तू आताच ताब्यात घे माझे जीवित राज्य विपुल वैभव आणि उज्ज्वल यश मी तात्काळ सोडून देत अशा या अवस्थेत वीरा मी जे काही बोलत आहे ते जरी अवघड असले तरी राजा तू करावीस हा भूमीवर पडलेला अंगत पहा त्याचे मुख अश्रुने भरलेले तो सुखात वाढलेला सुखालाच योग्य असा बाळ आहे पण प्रौढ बुद्धीचा आहे माझ्या ही प्रिय असलेल्या पुत्राला मी गेल्यावर आपल्या आवरस पुत्राप्रमाणे सर्वथा सांभाळ त्याला साधनांची उणी पडू देणे तूच आता त्याचा पिता पालक रक्षक सर्व काही आहेस भयाच्या वेळी त्याला अभय देणारा जसा मी होतो तसा वानर तू आहेस हा तारीचा मुलगा कांतिमान आणि पराक्रमाने तुझा तोडीचा आहे त्या राक्षसांचा मुलगी तारा कोणत्याही गोष्टीचा सूक्ष्म विचार करून निर्णय करणारी आणि नाना प्रकारच्या संकटातून पार पडण्यात अत्यंत कुशल आहे ती जे काही ठीक आहे असे म्हणेल ते मनात कसलाही संशय न ठेवता करावे तारेचे मत कधीही चुकले असे होत नाही रामाचे जे कार्य आहे ते तू निक मनाने केले पाहिजेस ते केले नाही तर तो अधर्म होईल शिवाय तू त्याचे न मानल्यामुळे तो तुला मारून टाकेल सुग्रीवा ही दिव्य सुवर्णमाना गळ्यात घाल विपुल वैभव हिच्यात आहे मी मेलो वैभव तिच्यातून निघून जाईल भ्रातृप्रेमाने वाली सुग्रीवाला बोलला तेव्हा वाली वधाचा सुग्रीवाला हर्ष झाला होता तो नष्ट होऊन तो ग्रहाने ग्रस्त झालेल्या आपल्या हाती घेतली ती सुवर्णमाला दिल्यावर आपला पुत्र तेथे उभा असलेला पाहून मरणाकरता सिद्ध झालेल्या वाली प्रेमाने अंगदाला म्हणाला यावेळी प्रिय आणि अप्रिय दोन्ही सहन करून देशकालानुसार वाघ सुखदुःख सहन करीत योग्य काळापर्यंत सुग्रीवाच्या अधीन होऊन राहा महाबाहू जसे मी तुझे सतत लाड करीत आलो तसाच तू जर बागत राहिलास तर त्याचे नाहीत त्यांचा चालिने चालू नकोस त्याच्या शत्रूंचीही संगती करू नकोस स्वतःच्या उर्मी दाबून टाकून आपल्या राजाच्या हिताविषयी तत्पर राहा सुग्रीवाच्या अधीन होऊन राहा फार सलगी करू आणि स्नेहाच्या कोरडेपणाही ठेवू नये हे दोन्ही महादोष आहेत म्हणून तुझी अंतरदृष्टी इतके ते बोला आणि बांड लागल्याचा अतिशय त्रास होऊन त्याने डोळे फिरवले त्याचे भयंकर दात उघडे पडले आणि त्याने प्राण सोडले तेव्हा नायक मारला गेल्यामुळे व्यथित झाले ते वानरोत्तम दुःखी झाले आणि ते सगळे आक्रोश करू लागले आमचा वानर राजा स्वर्गाला गेला आता किशकिंधा शून्य झाली उद्याने पर्वत अरण्ये सारी शून्य झाली वानर श्रेष्ठ महिला वानरांची प्रभा नष्ट झाली महात्म्या गोलभ व गंधर्वाशी महाबाहो ज्या तू पंधरा वर्षे महायुद्ध केलेस अहोरात्र ते युद्ध, युद्ध थांबले नाही सोळाव्या वर्षी गोलभाचा निप्पा झाला त्या दुष्टाला मारणारा भयंकर सोळे असणारा पण आम्हा सर्वांना कधी भयंकर न वाटणारा हा वादी कसा बरे मारला गेला वानरांचा तो वीर राजा मारला गेल्यानंतर ना। नायक मारला गेल्यानंतर जशी गायीची स्थिती व्हावी तशी त्या वनवासी वानरांची स्थिती झाली विपत्तीच्या समुद्रात बुडालेली तारा मृतपतीचे मुख अवलोकन करून वालीला मिठी मारून मोडून पडलेल्या महावृक्षाला लपेटलेल्या वेलीप्रमाणे भूमीवर पडली किशकिंदाखंडाचा बावीसावासर्ग समाप्त